अध्याय दुसरा भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य श्री व्यास म्हणतात शौनकाली ब्रह्ममधी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकट्याच निघालेल्या हाका मारू लागले तेव्हा शुकदेवांशी एकूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ओ देऊ लागले अशा सर्व चराचराच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुखमुनी नमस्कार करतो अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनीचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना निशरण जातो पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठन करावे ऋषीवर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम आणि अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्तीनिर्माण होताच तात्काळ निष्काम ज्ञान आणि वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयात भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ भ्रमच श्रमच होत धर्माचे फळ मोक्ष आहे धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठीच आहे भोगविलास सा हे धनाचे फळ मानलेले नाही भोग भोगविलासांचे ना भोग फळ इंद्रिय तृप्ती नव्हे तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे तत्ववेते लोक ज्ञाता आणि नेय या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात त्यालाच कोणी ब्रह्म हो, कोणी परमात्मा तो कोणी भगवान असे म्हणतात श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात हे ऋषींनो म्हणूनच मनुष्यांनी आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले आहे त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचे निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतन रुपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात त्या भगवंतांच्या लिला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही हे ऋषींनी पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत रुची उत्पन्न होते भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत संतांचे सुहृद भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात श्रीमद भागवत आणि निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाही होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणांमध्ये स्थिर तसेच निर्मळ होते या प्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते प्रकृतीचा सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू ब्रह्मा आणि रुद्र ही तीन नावे धारण केलेली आहे परंतु मनुष्यांचे परमकल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरी पासूनच होते जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याही पेक्षा, पेक्षा अग्निश्रेष्ठ आहे कारण वेदोक्त यज्ञयागांद्वारा अग्नी सदगती देणार आहे त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे अनि आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणार आहे प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असो आताही ते लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते जे लोक हा संसारसागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचेच भजन करतात परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन ऐश्वर पुत्रपौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता झुळता असतो वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे योग श्रीकृष्णासाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णामध्येच आहे ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते त श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच श्री आहे जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहे तरीसुद्धा त्यांनी जी प्रपंचदृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही अशा त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली आहे हे तीन गुण त्यांच्या मायेचा सा विलास आहे परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंद घन आहेत अग्निवस्तुता एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकाराने तस तसा प्रकट होतो त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते भगवंतच सूक्ष्म भूत तन्मात्रा इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीवयोनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात ते संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता पशु पक्षी मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्व गुणा द्वारा जीवन से पालन पोषण करता अध्याय दुसरा समाप्त